पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्या विद्यापाटील प्रकरण सहावे अपरिग्रह सव्वीस आठ एकोणीशे तीस मंगल प्रभात अपरिग्रह हे अस्थियांशी मिळते व्रत आहे असे म्हणता येईल मुळात न चोरलेल्या वस्तूचाही जरुरी नसताना संग्रह करून ठेवल्याने ती चोरीच्या मालासारखी होऊन जाते परिग्रह म्हणजे संचय किंवा एकत्र करणे सत्यशोधक अहिंसक परिग्रह करू शकत नाही परमात्मा परिग्रह करीत नाही त्याला हव्या वाटणाऱ्या वस्तू तो रोजच्या रोज निर्माण करतो म्हणून आपला जर परमात्म्यावर विश्वास असेल तर आपण समजून असावे की आपल्याला लागणाऱ्या वस्तू तो रोजच्या रोज देत असतो देत जाईलही अवलीयांचा भक्तांचा असा अनुभव आहे रोजच्या पुरतेच निर्माण करण्याचा हा ईश्वर नियम आपल्याला माहीत नसतो अथवा माहीत होऊ नये आपण त्याचे पालन करीत नाही त्यामुळे जगामध्ये विषमता व विषमतेपासून उद्भवणारी दुःखे आपल्याला अनुभवावी लागतात धनाड्य इस्माच्या घरी त्याला जरूर नसलेल्या वस्तू साठवलेल्या असतात अस्ताव्यस्त पडलेल्या असतात कुजरत असतात तर इकडे त्यांच्या अभावी करोडो गरीब रडत असतात भूकी मरत असतात थंडीने गारठत असतात सर्वांनी आपल्या जरूर तेवढा संग्रह केला तर कोणालाच वाण पडणार नाही व सर्वांना संतोष लाभेल आज तरी दोघांच्याही मागे भीक लागलेली आहे कोट्यादीश असतो तो अब्जाधीश होऊ पाहतो आणि तेवढ्यावरही त्याला संतोष होत नाही कंगाल असतो तो, तो कोट्याधी शेण्याची इच्छा करतो कंगाल इस्माला पोटापुरते मिळाले तर तेवढ्याने त्याला संतोष झाला असेही दिसत नाही पण कंगाला पोटापुरते मिळणे हा त्याचा हक्क आहे आणि त्याला तेवढे मिळेलेसे करून देणे समाजाचे कर्तव्य आहे म्हणून त्याला संतोष व्हावा व आपल्यालाही व्हावा यासाठी धनाड्या लोकांनी पुढे सरले पाहिजे त्याने आपला फाजील परिग्रह सोडून दिला तर कंगाला स्वतःपुरते सहज मिळून जाईल व दोन्ही पक्ष संतोषाचा धडा शिकतील आदर्शभूत निस्लिम अपरिग्रह तर जो मनाने व कर्माणे दिगंबर आहे त्याचाच होय म्हणजे तो पक्षाप्रमाणे घराशिवाय वस्त्राखेरीज व अन्नाखेरीज फिरत राहील अन्न म्हणाल तर त्याला लागेल तेवढे रोजच्या रोज भगवान पूर्वीत जाईल असल्या अवधूस्थितीला क्वचित कोणी पोचणार आपण पडलो सामान्य दर्जाचे सत्याग्रही जिज्ञासू आपण आदर्शावर नजर ठेवून आपला परिग्रह नित्य तपाशीत जावे व होईल तोपर्यंत कमी कमी करीत जावे खऱ्या सुधारणेचे खऱ्या संस्कृतीचे लक्षन परिग्रहाची वाड नसून त्याचे विचारपूर्वक व इरादापूर्वक आकुंचन करणे हेच होय आपण जसे परिग्रहाचा छेद करीत जातो तसतसे खरे सुख व खरा संतोषी वाढत जातात सेवाशक्ती वाढते अशा तऱ्हेने विचार करून तज्नुसार वागू लागल्यास आपल्याला दिसून येईल की आश्रमामध्ये आपण पुष्कजा असला संग्रह करीत असतो की ज्याची आवश्यकता सिद्ध करता यावायची नाही आणि अशा अनावश्यक परिग्रहामुळे आपण शेजाऱ्याला चोरी करण्याच्या मोहात पाडत असतो अभ्यासाने मनुष्य आपल्या गरजा कमी करू शकतो आणि जसजसा तो त्या कमी कमी करत जातो तसतसा तो सुख शांती व सर्व दृष्टीने आरोग्यवान बनत असतो केवळ सत्याच्या आत्म्याच्या दृष्टीने विचार केल्यास शरीरसुद्धा परिग्रहच आहे भोग लालसेपही आपण शरीराचे आवरण उभे केले आहे व ते टिकवून धरीत आहोत भोगेच्या पार क्षीण झाली की मग शरीराची आवश्यकता राहत नाही म्हणजे मनुष्याला नवीन देह धारण करायचा राहत नाही आत्मा सर्वव्यापी आहे मग त्याने शरीर शरीररूपी पिंजऱ्यामध्ये स्वतला का कोंडून घ्यावे हा पिंजरा टिकवून धरण्यासाठी नाही ना त्या गोष्टी का कराव्या दुसऱ्यांना का मारावे या दिशेने विचार केला असता आपण आत्यंतिक त्यागाशी येऊन पोचतो आणि असा दड़ा शिकतो की शरीर असेल तोपर्यंत त्याचा उपयोग केवळ सेवेसाठी करावा आणि तो इथपर्यंत की सेवा हाच त्याचा खराखुरा आहार होऊन राहावा शरीराने खायचे प्यायचे पडायचे बसायचे जगायचे झोपायचे ते सर्व काही सेवेसाठीच यापासून उद्भवणारे सूप हेच खरे सुख होय व असे करणाऱ्या मनुष्याला अखेरीस सत्याचे दर्शन होणारच या यादृष्टीने आपण सर्वानी आपला परिग्रह तपासावा एवढी धनत बाळगणे योग्य आहे की ज्याप्रमाणे वस्तूंचा त्याप्रमाणेच विचारांचाही अपरिग्रह घडला पाहिजे जो मनुष्य आपल्या मेंदूमध्ये निरर्थक ज्ञान साठवून ठेवतो तो परिग्रयी होय जे विचार आपल्याला ईश्वरापासून विन्मुख ठेवतात किंवा जे आपल्याला ईश्वर सान्निध्य घेऊन जात नाहीत त्यांची परिग्रहामध्येच गणना होते अर्थात ते त्याज्यच आहेत ज्ञानाची अशा तऱ्हेची व्याख्या भगवंतांनी तेराव्या अध्यात दिली आहे तिचा या ठिकाणी विचार करणे उचित आहे अमानित्व इत्यादी गुणांची यादी देऊन भगवान म्हणतात की या व्यतिरिक्त ते सर्व अज्ञान होय हे वचन खरे असेल आणि खरे तर आहेच तर मग आज आपण ज्ञानाच्या नावाखाली जे साठवून धरतो ते पुष्कसे खरोखरी अज्ञानच आहे व त्यापासून लाभ होण्याऐवजी हानीच होत असते डोके फिरू लागते अखेरीस पोकळ होते असंतोष फैलावतो व अनर्थ वाढतात यावरून कोणी मंदतेचे मात्र समर्थन करू नये प्रत्येक क्षण कामातच गेला पाहिजे एवढे की ते काम सात्विक असावे सत्याकडे घेऊन जाणारे असावे ज्याने सेवा धर्म पत्करला त्याला एक सुद्धा आळसात घालविण्याची मोकळीक नाही सार व असार यामधील भेद मात्र लक्षात घेतला पाहिजे सेवा परायण इस्माला हा विवेक सहजी प्राप्त होतो